दिखे दिखे भोगी कौतुका ने हा जर बगू लागला हव तिथे हा सहजते न जे जे त्याच्या दृष्टीला पडेल त्या सर्व दर्शनामध्ये शिवदर्शन त्याच घडत असतं शिवदर्शन आता सोहळा तो त्यामध्ये भोगत असतो असं त्याच म्हणण्याचा अर्थ आहे काल <laughs> सांगितल्याप्रमाणे पुरुषाला जे दिसतं ते दिसल्याबरोबर अधिष्ठानाची सत्ता त्याला दिसत दुसरं काही त्याला दिसत नाही देखील पदार्थ आठवणी ते जे माते भगवत स्मृती त्याच्यामध्ये त्याला घडत असते दुसरं काही त्याला घडत नाही असं असल्या कारणाने ज्या ज्या वेळी तो जिथे जिथे जेवा जेवा वो जिथे जिथे काल को ही देश व को काल को ही देश हव्या हव्या काी जे कहीं तो दर्शन करी जो काई, जी त्या सर्व दृष्टी क्रियेचं जर आपण चिंतन करू लागलो तर अचल स्वरूप त्याच कायम आहे त्या सर्व दृश्य क्रियेमध्ये त्याचं अचल स्वरूप हे कायम आहे आणि आता अशा स्थिर दृष्टीने राहणं हेच स्वदर्शन स्थिर दृष्टी शुकाचार्य हे स्थिर दृष्टीला पावलेलं माणसा अस्थिरदृष्टीचे फार स्थिरदृष्टी असणं फार महत्वाचं तुम्ही एखाद्याची बहिरंग खून सांगतो तुम्हाला अशी नजर बघा एखाद्याची ज्या त्या नजरेमध्ये चंचला असं लक्षात हो ठेवा की हा रजोगुणी तमोगुणी माणूस आपला पाहिजे स्थिर नजरेचा माणूस बाह्यता हा सुद्धा तुम्हाला सापडणार नाही सत्वशील माणूस सापडेल आणि गुणातीत झालेला जो माणूस तो या नेचा शुकाचार्य हे गुणातीत झाले था था असल्या संपन्न असलेली शुकाचार्यांनी संपूर्ण भागवत जे प्रतिपादन केले ते स्थिर दृष्टीवर राहून प्रतिपादन केले अस्थिर नजर नव्हती त्यांना दिसला तर संपूर्ण भगवंत दिसत असते लिला संपूर्ण भगवंताच्या त्यांना दिसत असत हे स्थिर नजरेचं वैभव असत या व्यावहारिक सुून सुखरूपतेने सदाचा विराजमान असणं हे त्या ज्ञानीपुरुषाचं वैभव असल्या कारणाने त्या शिवदर्शनाच्या सोहळ्यामध्ये हा राहतो सोहळा म्हणजे सुख शिवदर्शनाचा सोहळा भोगत असतो म्हणजे शिवदर्शनाचं तो सुख भोगत असतो शिवदर्शनाचं सुख भोगणं हे त्या ज्ञानी पुरुषाचं या रूपात आहे स्थिरदृष्टीच त्याचं सुख भोगणं आहे तुम्ही आम्ही जसे समजतो वैशयिक अभिव्यक्ती होणं ते ते ना अशा, तो आ, ला ला, जे त्या स्वरूप प्रत्ययामध्ये स्वरूप दर्शन त्याला सर्वत्र ओतप्रोत रूपाने घडत असल्या कारणाने घनदाट शिवच भरलेला आहे कोंदून कोंदून फक्त शिवच आहे शिवा व्यर दुसरा पदार्थ नहीं अशा व्यापक अनुभूति ने ज्ञानी ज्ञापुरुष जे जे कही ते कहीं आई शिवस्वरूप दुसरा कशाचाही शिवा व्यतिरिक्त सामावलेले असतात त्याला प्रत्ययाचा प्रत्यय आलेला असतो तो प्रत्यय रूप बनलेला असतो आता त्याला कोणाचा प्रत्यय येणार आलाच तर शिवा व्यतिरिक्त दुसरा कोणाचाही त्याला प्रत्यय येत नाही यशयावत त्याच्या या व्यापक समबोधामध्ये भेद संकेत सदाचे संपलेले आपले जेवढे काही भेद संकेत असतील ते आपल्याला शास्त्रता माहित असलेले व प्राप्त असलेले बारा प्रकारचे भेद संकेत आहे स्वगतभेद आहे सजातीय भेद आहे विजातीय भेद आहे कालभेद आहे वस्तू भेद आहे आणि दुसरा राहिलेला देशकाल आणि वस्तू तीन प्रकारचा हा भेद तो तीन प्रकारचा सहा आणि जीव जीवाचा भेद जीव ईश्वराचा भेद ईश्वर ईश्वराचा भेद ईश्वर जीवाचा भेद जड जडाचा भेद जड जीवाचा भेद आणि जडईश्वराचा भेद सहा सहा बारा असा बारा प्रकारचा संपुष्टात आलेले असतात तर मग अमुख भेद म्हणायला जागा कुठे आहे म्हणून शिवदर्शनच सदा त्याच घडत असत हे त्याच सहज दर्शन या सहज दर्शनामध्ये ज्ञानेश्वर मौलीच्या शब्दात बोलायचं तर देखणं आणि न देखणं ज्ञान आणि अज्ञान याहून अतिंद तो असल्या कारणाने हे भगवंताचं हे सासो कार्य दर्शन आहे भगवंताचं त्या शिवाचं हे सहज दर्शन आहे त्याचं हे स्थिर दृष्टीचं दर्शन आहे म्हणजे या दर्शनात वैशिष्ट्य काय स्थिर दृष्टी हे पहिलं वैशिष्ट्य आहे दुसरं वैशिष्ट्य हे सहज दर्शन आहे तीसर वैशिष्ट है सासुकारी दर्शन है चौथ वैशिष्ट या दर्शना मध्य द्रष्टा दृष्ट दर्शन हे त्रिपुटी नहीं त्रिपुटी वाचन अदय स्वरूपाने रह अशा प्रकारचं हे दर्शन असल्या कारणाने या दर्शनामध्ये भेद संकेत सदाचे मावळलेले असतात तिथे भेदाचा याच भजन कस भज्य भजक कालोवा भक्तीच्या घरी आता त्याच्या उलट करूया थोडासा आपण दृश्य द्रष्टृत्व कालोवा दर्शनाचे घरी त्याच्या भक्तीच्या घरी भज्य भजकाचा कालोवा झालेला असतो तर याच्या दर्शनाच्या घरी असतो असं हे दर्शनाचं आहे त्या दर्शनाचं वैभव आहे स्थिती असल्या कारणाने त्याने काही पाहिलं नाही असा त्याचा अर्थ होतो शेवटी असं त्या दर्शनाच्या घराचं वैभव असल्यामुळे अशा समदृष्टीला अशा स्थिर दृष्टीला सहज दृष्टीला तो पावलेला ज्ञानी पुरुष असतो हे त्याचं वैभव आहे किंवा शिव जर शिवदर्शन घडत देव आणि भक्त हे जर इथे एक रूपतेला पावलेले आहे तर दुसरं काय घडणार आहे देव आणि भक्त हे दोघेही एक झाल्या कारणाने ऐक्या सणावर बसल्या असल्या कारणाने जीव परमात्मा दोन्ही बैसवनी ऐक्यासनी जयाच्या हृदय भवनी विराजती बुद्धी भवनी नाही हृदय भवनी विराजती याच्या हृदय भवनामध्ये जीवानी ईश्वर हे दोघेही त्याच्या हृदय भवनामध्ये विराजमान होतात बुद्धी प्रज्ञा गुरुवाले काही चालत नाही प्रज्ञा गुरु निकाल लागला फार बोऱ्या वाजला त्याचा कस शक्य प्रज्ञा असू शकते महाराजांनी त्याला सहज की जयाच्या प्रज्ञा भवनी विराजिती वा कारण शब्द छान आहे ना महाराज महाराजांना दोन्ही बैसवनी ऐक्यासनी हृदय भवनी बराजती अशा पुरुषाला जे जे दर्शन घडेल ते कुणाच असेल आता शिवदर्शन व्यतिरिक्त दुसरं त्याला दुसरं दुसर काहीही घडणार नसल्या कारणाने महाराज म्हणतात देव आणि दोन राहिलेच नाही देवभक्त पण नाही भिन्न देव देव नाही भक्त भक्त नाही देव ही भक्त आहे भक्तही भक्त भक्त देव आहे किंवा देवच भक्त आहे एकाचं नाव देव ठेवलं एकाचं नाव देव भक्त ठेवलं असं असल्या कारणाने जरी कदाचित त्याला शिवदर्शन घडलं असं मान्य केलं तरी सुद्धा काही घडलं नाही हा त्याचा अर्थ सिद्ध होतो त्याच कारण आहे महाराज म्हणतात कि सर्वत्र ज्याला शिवदर्शन घडतं त्याला अमुख ठिकाणी शिवदर्शन घडलं अमुख ठिकाणी शिवदर्शन घडलं नाही ही भाषा त्याच्या दृष्टीने संभवेल का हो ही मंदिरा मंदिरा तर ही भाषा त्याच्या दृष्टीने संभवणार नाही आपल्याला कसं आहे मंदिरात गेल्यावरच शिवदर्शन घडतं म्हणून असो आपली बुद्धी एवढीच असते की मंदिरात देवाय मंदिराच्या बाहेर आपणच आहोत म्हणजे मंदिरात देवाचं राज्य आणि बाहेर ह्याचं आधीराज्य <laughs> याचा आधीराज्य अरे असं नाही आहे देवाचं सर्वत्र राज्य आहे ज्या माणसांची देवा देवळात देवायची ज्यांची बुद्धी आहे ते तिथपर्यंत जातो ना तंबाखू विडी काहीतरी घेऊन जातात साधन पंचम पंचम साधन म्हण कारण साधनाच्या दृष्टी संपत्ती आपली आहे पाचवी संपत्ती त्याची आहे हे पाचवं साधन आहे ते घेऊन तिथपर्यंत जातात तिथे गेले की तुमकुतरी टाकतात आता काही मंडळी देवाच्या समोर हे करतात ती गोष्ट निराय मी तुम्हाला निरा। सेकंड थॉट वाले असेल दुसरा विचार करणारे लोक आहे ते कसं ते सांगतो तुम्हाला मी एकदा असं सांगितलं की काय सांगितलं की बाबा म्हणलं असा सिद्धांत आहे कि जे लोक तिथे जातात त्यांना मंदिरातच देवायचं का असल्या कारणाने मंदिरात बिडी बिडी सगळं फिटून देतात जाऊन देवाचं दर्शन करतात बाहेर आले की पुन्हा आपली हे माझ्या मागल्या मुरली झाड अग्निहावत्री असल्या कारणाने घेशातनं काढला की लगेच सुरूवात पुन्हा आपलं धोरण सोडत चाललं पण भूषणच होतं विशेष मुख्य म्हणजे आता तर सगळे ते बसून विड्या ओढणारे लोक आहेत तंबाखू खाणारे लोक आहेत सगळीची सभ्यता ही संपलेली आज, मी काही सभेला जातो मला जे दिसतं ते मी तुम्हाला संपत कोणाची निंदा म्हणून मी सांगत नाही तर वस्तुस्थिती अशी आणि क्लास वन ऑफिसर कसे ह्याना वन नाव दिलं हे मला कळत नाही खरं म्हणजे एक नंबरी लोक आहेत ते सगळे हा एक नंबरी एक नंबर हा तेच एक नंबरी नुसते नंबरी नाही एक नंबरी त्यातले असं सगळ्यांचं तात्पर्य मी त्यांना सांगितलं सिद्धांत किंवा त्याचा जर असा बोध झाला की देवळातच देव नसून सर्वत्र देवा असं जर त्याला कळेल तर तो कुठेच व्हिडीओ काय झालं त्याचा परिणाम असा झाला एक माणूस आला तू काय म्हणणार मी इथे म्हणला देवाच्या इथे विडी ओढणार आणि देवाच्या तोंडावर दूर ओढणार आहे म्हणला मी त्याला विचार असं करायचं काल काय सांगितलं की देव सर्वच आहे जर घडेल तर तो कुठेच विडी ओढणार मी तसं नाही म्हणला मी सगळीकडे वेळी ओढणार मंदिरात सुद्धा ओढणार आहे सर्वत्र विडी का ओढणार मला तुम्ही असं एखाद्या ठिकाण सांगा की जिथे देव नाही तिथे जाऊन मी विडी ओढतो म्हणला काय सांगता येते आपल्याला भरला म्हणणाऱ्या माणसाला हे सांगता येईल एखाद्याची असेल तर सर्वत्र होऊ दे सर्वत्र तसा पण आहे का खरी वस्तुस्थिती नाही आहे जर खरी वस्तुस्थिती असते तर असं म्हणणार नाही म्हणणार नाही पहिल्यांदा समर्थन करणार नाही समर्थन ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्याने असं असल्या कारणाने असा दुसरा विचार करणारे लोक जगात आहे ज्ञानेश्वर महाराज सांगतात या ज्ञानीपुरुषाच्या दृष्टीने त्याच्यावरून भिन्न पदार्थ नसल्या कारणाने त्याला सर्वत्र शिवदर्शन घडत असत आणि शिवदर्शना व्यतिरिक्त त्याच्या दृष्टीने कोणताही पदार्थ नाही म्हणून तर व्यापक अनुभूतीचा सिद्धांत ऐकते वेळी अन्न देवाची व्याप्ती ऐकते जास्त सावधगिरी पाहिजे निषेधमुखाने देवाचं वर्णन ऐकायला सावधगिरी लागत नाही तो वैराग्य वादत असतो तो सगळ्यांचा परित्यातून म्हणून तर वैराग्यपूर्व गुरूंच्या सानिध्यात राहून ससामान्य निर्विशेष ब्रह्माचं ज्याला ज्ञान झालेच आहे रोज माणूस व्यापक बोधावर आरोढ होऊ शकतो एरवी खराब होऊ शकत माणसं एकदम चटकन ब्रह्म व्हायला बघतात होत असले तर आमची तक्रार नाही होत असले तर आमची तक्रार नाही पण त्याच्या प्रतिक्रिया जेव्हा अभिव्यक्त होतात तेव्हा जे घडतात तेव्हाच ना म्हणतात आमचं काय म्हणणं ना, ना।, ना।, ना। आम्ही तर त्या मताचेच आहोत तेच आता आम्ही सांगतो आपल्याला तेव्हा सर्वत्र शिवदर्शन त्याला घडत असल्या तो म्हणतो काही पाहूनही न पाहिल्यासारखं कसं घडत शिवदर्शन करून शिवदर्शन केलं नाही असं काय घडत त्याच एकच कारण आहे तो स्वतः देव आणि भक्त दोन्ही रूपाने नटला असल्या कारणाने काही पाहून न पाहिल्यासारख घडत हा त्या म्हणण्याचा तात्पर्य तो स्वयं एक अद्वय स्वरूपाचा देव असल्या कारणाने द्वितीयत्वाचा तिथे त्रैकालिक अत्यंत अभाव असल्या कारणाने दर्शन सुद्धा वाचारंभणच आहे त्याच दर्शन हे सुद्धा वाचारंभण आहे कारण तिथे द्रष्टा आणि दृश्य या दोन्हीचा कालोआात स्थिती शिल्लक राहिली असं असताना तुम्ही त्याला शिवदर्शन घडलं म्हणता शिव दर्शन केलं नाही असं म्हणता तर नाही हे ठीकच आहे पण शिवदर्शन घडलं किंवा केलं हे म्हणणं सुद्धा किंवा झाले तर आवाचवा पाय शिवयात्राची होतू जाईल त्याची शिवयात्रा त्याचं शिवदर्शन हे म्हणणं हेही हे वाचारंभ असल्या कारणाने त्याच्या स्वरूपाच्या दृष्टीने कोणताच शब्द महाराजांनी ही गोष्ट आपल्याला मागे सातव्या प्रकरणात दोनशे बावीसाव्या होईल असं स्वच्छ रीतीने सांगितलेलं आहे तिथे तुम्ही चला या शब्दात सांगितले त्याचं कारण दिले आणि ते देखुनी होय ते एक दुसऱ्याला ज्यावेळी पाहतो त्यावेळी तो त्याचा द्रष्टा होता त्यावेळी त्याने त्याचं दर्शन घेतलं असं घडत असत जर एकाने दुसऱ्या पाहिले, वा पाहिले तर वा दुसऱ्याने एका तर इथे कसं घडलेलं आहे तरी मानव येथे तर असं पाहिलं म्हणू शकतो इथे कसं घडलंय द्रष्टा आणि दृश्य हे दोघे दो जर एक रूपतेला पावलेले तर आता कोणी कोणाला पाहिलं म्हणायचं म्हणून दर्शन घेतलं नाही असं कसा देवभक्तांचं सदाच ऐक्य हे त्याचं कारण आहे म्हणून तिथे दर्शन घडत किंवा घेऊ पाय तुझे दर्शन माऊली म्हणते की देवा तुझं मला दर्शन घ्यावं असं मनात आलं रुपा रूपाला येऊ लागत तेथे दर्शना होय आव जात लागे महाराज म्हणतात असं घडत असत ते घेऊ लागेल कसं लिहिता तुझं दर्शन घेण्याची माझ्या मनात वृत्ती निर्माण होते न होते तोच माझं मन आत्माकार रुपा येऊ लागेल मग दर्शनाची वृत्ती निर्माण झाली न झाली तो ते मन रामरूप बनत असल्या कारणाने हे देवाच्या दर्शनाचं वैभव आहे दर्शनाची वृत्ती ज्याच्या मनात निर्माण होते तेव्हा होत होत ती वृत्ती जर निवृत्ती रूप होत असेल नाम अधिष्ठान रूप होत असेल मग मी म्हणते ते रुपायूप आहे मन नाम तोच माझं मन हे आत्माकार होत आत्मा, आत्मा व्यतिरिक्त दुसरीकडे माझं मन जायला तयारच होत नाही आत्मरूप ते भिन्न सिद्ध होत नाही अशी स्थिती झाली असता दर्शन व्यवहार करत असं मला वाटू लागत म्हणून महाराज म्हणतात की माझ पु दर्शनच घडत नाही या म्हणण्याचा अर्थ असाय दर्शन व्यवहारासाठी लागणार जे द्वैत देवभक्ताच जे द्वैत ते सदात संपुष्टात आल्या कारणाने हे शिवदर्शन त्याच्या दृष्टीने घडत नाही किंबहुना या व्यापकतम अनुभूतीच्या ठिकाणी दर्शन व्यवहार कसा संभवेल असा प्रश्न निर्माण होतो अशी अडचण निर्माण होते वस्तुस्थितीने दर्शन घडत वाटते दर्शन आहे पण सिद्ध दर्शन आहे द्रष्टादृष्ट दर्शन आपलं दर्शन नाही आहे मात्र स्वरूपाच्या स्थितीचं जे दर्शन आहे तेही दर्शन दर्शन रूप आता आहे इथे दर्शनाचा व्यवहार नाही दर्शनाची त्रिपुटी म्हणून दर्शन रुपाच्या घरी असलेली स्थिती आहे आपण जी चेंडू सुटे मग आपण चेंडू फळीनेश्राज म्हणतो मी या ज्ञानी पुरुषाचं जे वर्णन सांगतोय ते त्याला कळेल ज्याला हा चेंडूफळीचा खेळ कळेल त्याला कसला चेंडू फळीचा खेळ द्या चेंडू फळीचा खेळ असा आहे चेंडू स्वतः आपण सुटला आपणच जमिनीवर आपटला जमिनीवर आपण तो स्वतःच उचलून आला आणि आपण कर्तृत्व निर्वी करणार आपण चंदुपर्जा खेळतो खेळलेला नाही हे हे रूप आपल्याला लक्षात नाही कस शक्य आहे तो महाराजांनी लिहिलंय म्हणून असं सांगायचं की आपल्या हातातून अचानक अवचित चेंडू सुटला आपण टाकला फेकला वगैरे काही म्हणायचं नाही आपल्या हातून अवचित जर चेंडू निसटला तर तो आपणच भूमीवर आदळ चेंडूचा स्वभाव असा की आदळ ज्या मानाने ज्या वेगाने जेवढ्या रूपाने तो आदळत असतो तेवढ्याच मानाने तो उशी घेऊन पुन्हा उचलत असतो घेणं हा त्याच्यामध्ये गुणधर्म आहे आणि त्या गुणधर्माशी घेऊन उठतो उधळतो आणि उशी घेऊन ज्यावेळी उधळतो त्यावेळी तो पडणारा चेंडू आपण ऊन पडला आपणच उशी घेतली आपणच उसळला आपणच उधळला आणि एवढा सगळा व्यवहार घडूनही चे काही घडलं तर सगळीकडे चेंडूच आहे त्याला कोणी आपटलं उधळलं कोणी उशी कोणी जायला परत चेंडू फळीला कसं लागतं इकडनं चेंडू फेकला पाहिजे तिकड कोणीतरी फळी घेणार आपण तुमचा आता जर चाललेला क्रिकेट जागतिक खेळ होऊन बसला त्याला एवढा मानाचा ठिकाण मानबिंदू एवढा केंद्रबिंदू झालाय मानाचा काही विचारू नका सगळ्यात मोठ्यात मानाचा खेळ म्हणजे हा चेंडू तिकडनं तो तो फेकणारा फेकत असतो तिकडनं तो फळी मारणारा माळत असतो फेकणारा वेगळा असतो त्याचे एक फळी वेगळे असते तिकडनं तो फळी मारणारा जातो तो तो बॅट पकडणारा माणूस तो तो निराळा तो त्याला मारत असतात तो ती उशी घेऊन इकडे येतो तो कोणी इकडे पळतो त्याच्या मारणार रोख असेल त्याप्रमाणे मग त्याचा मारतो का आणखी काय काय नाना प्रकार आहेत ते बघा सगळे तिथे हे दोन असतात तेव्हा ठीक आहे चेंडू फळ येतात खेळ तुम्हाला माहित आहे पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जेव्हा चेंडू आपण सुटून जमिनीवर पडतो आणि आपणच उठतो आपणच उधळतो आपणच उशी घेऊन पुन्हा वर येतो हा चेंडू फळीचा खेळ एकट्यातच घडतो ना इथेच वैताचा काय निश आहे खेळ तर खरा चेंडू फळीचा खेळ आहे चेंडू पडलाय आपटलाय तिथे जे जेवढा प्रकार घडतो तेवढा इथे घडलेला आहे पण एवढा सगळा प्रकार घडून सुद्धा जसा चेंडूच चेंडू असावा या ज्ञानीपुरुषाच्या सगळ्या दर्शन व्यवहारामध्ये द्रष्टा तरी शिव शिवत आणि या त्रिकुटीमध्ये घडणारा जो दर्शन व्यवहार तोही शिव स्वरूप असल्या कारणाने कोणी कोणाचं दर्शन घेतलं असं म्हणायचं उलट हा ज्ञानीपुरुष संकल्प विकल्प रहीत राग द्वेष विवर्जित देह दादा भ्रांती रहीत आत्मतृप्त नित्य तृप्त निरंकुशा तृप्तीने संपन्न असल्या कारणाने त्या ज्ञानी पुरुषाच्या दृष्टीने यापैकी काहीही घडत शिवदर्शन घेतो आणि दर्शनाचा सोहळा बघतो दर्शन सुख घेतो असं घडत नाही कारण द्रष्टादृत्रात रूपाला पावले असल्या कारणाने त्या दृंगमात्रतेत असलेले जे सुख स्वरूपत्व ते त्याला लाभलं असल्या कारणाने असल्या प्रकारच्या का दर्शन सोहळ्याने तो संपन्न असतो हा चेंडू खेळ जर तुमच्या लक्षात येत असेल की द्वैत नसताना घडलेला चेंडू खेळ अद्वैतात घडणारा चेंडू फळीचा खेळ हा जर तुमच्या धनात येत असेल तर तसं हे त्याचं अद्वैत दर्शन आहे या दर्शनाचा सोहळा हा अशा प्रकारचा अद्वैत स्थिती सहज स्थिती सहज समाधी यात किंचित न बदलता त्याच्यामध्ये चढोच विकास न होता, न होता। एक संघ रूपात हे दर्शन रूपता आहे इथे दर्शन व्यवहार नाही व दर्शनाची त्रिपुटी नाही हे त्या ज्ञानीपुरुषाच्या दर्शनाचं वैभव आहे असं ज्ञानेश्वर मला सांगतात बाकीचा विषय आपण आता श्री नाव दूर कर्माचा हा इतका पुरुषाची कशा स्वरूपाची असते हे लक्षात ठेवण्यासारखाय ज्ञाने पुरुष याची जी भक्ती आहे याची जी उपासना आहे याची जी उपासकी आहे आत्मोपासकी आहे हे ब्रम्होपासकी आहे सहज उपास्य है सहज उपासने वन करता महाराज मन कर्मा स्पर्श हो जिसे ज्ञान का ही शिरका लग नहीं हो अ प्रकार की ज्ञात की घनारी उपासना है उपासना सहज उपासना है कृत्रिम स्वरूप की उपासना है तत्पर्य अर्थ है त्याचं चिंतन केला असताना आपल्याला असं दिसून येईल की हा जो ज्ञानी पुरुष आहे हा जो जीवनमुक्त पुरुष आहे हा जीवनमुक्त पुरुष आपल्या <coughs> स्वस्वरूपाच्या ठिकाणी आत्मा हा ज्ञानस्वरूप असल्या कारणाने तिथे वृत्ती ज्ञानाचा संभव नाही व इतर सर्व क्रियांचाही संभव नाही असा अद्वय पदनिष्ठ असलेला पुरुष अद्वय स्वरूपाला पावलेला हा पुरुष अपूरु अपूरु ना जा जा या अपूर्व उपास ज्ञाप नहीं अशा प्रकार उत्पर्य अकृत्रिम स्वरूप उपास मध्य उपास्य नहीं उपासक नहीं उपास्य उपासक भाव संबंधा ने भाव ने घड़ी जी उपासना नवे हि आत्मोपास्ती है आयती उपास है कर्मचारी जी त्रिपुटी करता कर्ण कार्य ही संभव नहीं कर्मा संबंध नहीं ज्ञानाचाही संबंध नाही आणि आता सांगितल्याप्रमाणे कर्मात कर्ण कार्य या प्रकारची त्रिपुटी नाही म्हणून कर्माचा संबंध नाही अशा प्रकारे कर्माची व ज्ञानाची उभय प्रकारची त्रिपुटी नसल्या कारणाने या उभय त्रिकुटीहून विवर्जित आपल्या अद्वय ब्रह्मस्थितीमध्ये राहणार असल्या कारणाने या अद्वय ब्रह्मस्थितीमध्ये असण अशा प्रकारची ही त्याची अकृत्रिम स्वरूपाची न करता घडणारी अशी उपासना आहे हे सदा सर्व काळ असणारी उपासना आहे नित्य निरंतरची उपासना आहे हा त्या म्हणण्यात तात्पर्य अर्थ आहे सुखा सुख उपमे दिव्या <coughs> उपास की उपासने की वा उपासने लिंती नहीं उपासने लय नहीं हि आपूमत अपने ठिक अंग भूत है आपने आपने या तक, उपासने, या उपासने में उत्पत्ति नहीं, ने उपासने उत्पत्ति नहीं उपासने की उत्पत्ति नहीं सदा उपासने का विलय नहीं सदांग दंगी है मग्न है सुख सुखा अर्थात तुम्हाला आम्हाला त्यात असलेल्या सुखाची उपमा त्याला देता येईल का तर त्याला या व्यावहारिक सुखाची उपमा देता येत नाही त्याच कारण व्यावहारिक सुख हे उत्पत्ती विनाशवान आहे याची अखंड उपासना असल्या कारणाने उपास या उपासिला या सुखाची उपमा देता येत नाही हा या म्हणण्याचा उत्साहार्थ आहे अनवरच आनंद वर्ष ते असा हा आनंद असल्याकारणाने नित्य निरंतरचा आनंद असल्या कारणाने त्यात हा अर्थात अर्था है अपनी उपासना अमकता तपश्चर्या एक पुरश्चरण केमुक अमुक तरह पारायण के एक हजार के लिए दोन हजार के लिए पारायण के लिए अमुक अमुक ग्रंथांच वचन के लिए इतक वर्ष पर्यत श्री काशिनीवास अमक क्षेत्र संन्यास अमक हा प्रारंभ जा अमक का बारा वर् बारह दिवस बारह ताने संपला आरम आरंभ है क्या अखेरा उपक्रम आहे है क्या उपसंहार है उत्पत्ति है विलय है उत्पत्ति विलय आना अपनी भक्ति ही कालिक संबंधा युक्त है कहीं ज्यादा मरिया सात्य न म्हणले आमचं कीर्तन असत बरोबर आहे आम्हाला बरोबर काय बिघडतंय का नंतर काय बिघडत आहे पण नाही सात्य न ठरलेल्या वेळा त्याच्या पुढे म्हणले आमचं भजन अर्थात ही तुमची आमची गोष्ट आहे तेव्हा आपल्या या उपासनेला आरमेर आहे त्याच कारण का त्याचं कारण कालिक आपली भक्ती असते म्हणून पुरुषाच्या या भक्तीला या उपास आणि न करता घडणारी जी भजन भक्ती आहे न करीता पांडवा भजन ज आले अशा प्रकारची त्याची जी भक्ती आहे ही सर्व काळची सदाची आणि सदाचे असल्यामुळे उत्पत्ती विनाश आपण असं ऐकलेलं आहे विनाश याची व्याख्या पण आपण ऐकलेली आहे माझी त्या उत्पत्तीविनाशाच्या व्याख्यामध्ये आपण असं ऐकलेला आहे जन्मनाश द्रष्टुमर्हचन सौरी प्रम प्रथम क्षण ज्यास् स्थिति है आपला ज्यादा आपला उत्पत्ति है, है विनाश है इसे संग ज्ञापीपुरुषा जी उपासना है ज्ञापुरुषा उत्पत्ति नहीं म्हणून त्याचा प्राणभाव नाही त्याच्या उपासनेला आणि त्याच्या उपासनेला कारण अनाधिकाला कारणाने त्या ब्रितीत हा सदामान असल्या कारणाने त्याच्या उपासला उदय नाही त्याच्या उपासिला असत नाही पुढे ती अस्तविना आहे जया उदयले जया पाहले अद्वैत दिवस असा अद्वैत दिवस उजाडलेला आहे की ज्या अद्वैत दिवसाला आता असत उदय तरी का म्हटलं मग उदय म्हणण्याचं कारण अनाधी कालापासून आपण अंगीकारलं होतं म्हणून म्हणायचं नाही तर तसं सुद्धा म्हणण्याचं कारण नाही अनाधी अनंत स्वरूपाची ही ब्रह्मस्थिती असल्याकारणाने या सहज ब्रह्मस्थितीत वास करणार असल्यामुळे तिथेच वास्तव्य करून राहणार असल्याकारणाने याच्या उपासिला आरंभ नाही याच्या उपासतीला विनाश अशी ही अखंड चालणारी याची उपासना याला म्हणायचं नित्य उपासना याला म्हणायचं आयती उपासना या आयत्या उपासतीत ज्ञानेश्वर महाराज मन तो तुम्हारा ज्ञात सुखा की उपमा देता नहीं तुम्हारा माला ज्ञात भोग जो सुख है भोग्य भोक्तृत्व भ्रांति ने ग्रस्त है भोग्य भोक्ता है ज्यादा सुखागे भोग्य है उपमा सुख नहीं उपासख है शांति स्वरूप है शांति परते नहीं सुख हेर अवघे दुख अति स्वरूप सुखस्वरूपास सहज उपास मे तुम्हारा भोग भोक्तृत्वा जो हा प्रकार जो सुख है त्या सुखाली या सुमा देता येत नाही हा त्या म्हणत आणि भोग्य भक्तृत्वाचा प्रांत संपल्यानंतर या उपासिचा प्रांत सुरू होत असल्या कारणाने भोग्य भोक्तृत्वामध्ये राहणारी जी सुखाची स्थिती किंवा त्यात अभिव्यक्त होणार जे सुख ते भोग्य भोक्तृत्वाचा प्रांत संपल्यानंतर जिथे जे सुख आहे असे ते त्रिपुटी संपले ना त्रिपुटीहून विवर्जित आहे तिथे हा त्रिपुटीचा प्रांत संपलेला आहे केवळ सुखरूप स्थिती आहे केवळ आनंद रूप स्थिती आहे त्या आनंद रूप स्थितीमध्ये या भोग्य वक्तृत्वाच्या रूपाने उपमा कशी देता येईल ती स्थिती अशी अनिर्वचनीय स्वरूपाची असल्याकारणाने अवाट्य स्वरूपाची असल्याकारणाने त्याला या भोग्य भक्तृत्वामध्ये होणारी जी सुखाची स्थिती त्याची उपमा त्याला कधीही देता येत नाही असा त्याचा अर्थ एका ठिकाणी असं म्हटलंय पुढे आनंद तो कोण विषय सुख ते बाई बापुडी क्षीण या विषय सुखाला विचारतो आहे विनाशवान आहे जे सुख जे स्वरूपात आहे जे सुख क्षयातिशयाने पूर्ण ग्रस्त झालेले आहेत या दोषाने क्षयातिशयाने युक्त असलेले जे सुख त्या सुखाची उपमा नित्य निरतिशय सुखाला कशी देत म्हणून हे सुख निरोपम स्वरूपाचं आहे या उपास्थितीमध्ये अभिव्यक्त होणार आहे ते सुख अत्यंत निरोपम स्वरूपाचं त्याला उपमा देता येत नाही ते स्वरूपाच आहे सांगितल्यामुळे काय की आपण त्या आनंदावर जगतो म्हणून पण हे उपाधीच अभिव्यक्त होणारा आनंद आहे निरोपाधिक आनंदामध्ये जी, जी योग्यता आहे ती या उपाधी मध्ये अभिव्यक्त होणाऱ्या आनंदाला आणि त्याची जोड लावता येत नाही त्या अजोडच स्वरूपाचं हे ह्या आनंदाला त्याची बरोबरी करता येणार नाही अगदी मराठीत सांगायचं झालं तर वै एकत्र करूनही या आनंदाची सर त्याला येतात अखंड स्वरूपाचा असल्या त्या उपासला त्या आनंदाला त्या सुखरूपतेला ना उत्पत्ती नाश ना आरंभ ना अखेर त्याचा उपक्रम ना उपसंहार नित्य निरंतर स्वरूपाची अशी त्याची स्वरूप स्थिती असल्या कारणाने त्या स्वरूप स्थितीमध्ये त्याच्या उपासनेमध्ये होणारा जो आनंद आहे तो अतिशय महत्वाचा आणि आता आरंभी सांगितल्याप्रमाणे स्वरूपाचा आहे असं आपण लक्षात ठेवायचं ज्याला अंगातील आनंद असं म्हटलेलं आहे कृत्रिम भक्तीचे हे वर्ग ज्ञान भूमिका आहे असा ज्ञानेश्वर महाराज सांगतात मी या ज्ञानी पुरुषाच्या या अकृत्रिम स्वरूपाच्या आणि भक्तीचं जे वर्णन केलं या विलक्षण असलेल्या या विलक्षण लक्षणाने युक्त असलेल्या सहज भक्तीचं जे वर्म आहे ते हे वर्म आहे किती अखंड स्वरूपाचे असते ही भक्ती योग आणि शब्दशः अर्थ आहे ही जी भक्ती आहे ही भक्ती सदा राहणारी आहे म्हणजे उत्पत्ती मिलयन आहे ही भक्ती अकृत्रिम स्वरूपाची आहे आपली जी भक्ती आहे ही कृत्रिम स्वरूपाची आहे अगदी कि जरा सांगायला लागतं जरा डोला हा तर हा खास स्वारी डोला असतो त्याला डोला म्हणूनच सांगायला लागतो काय लागलं अनावरतेने डोलेणं ही एक गोष्ट विलक्षण आहे आणि डोला म्हणून डोळ्याला लावणं हे लोक डोलतायत म्हणजे म्हणतात जेथे पाहेर्वत पायाविड भिंत येतो त्या पद्धतीने अकृत्रिमता अनावरतेने जसा सहज डोल यावा तो जसा अकृत्रिम स्वरूपाचा असावा त्याच प्रकारची या ज्ञानीपुरुषाची अकृत्रिम स्वरूपाची ही भक्ती आहे म्हणजे कशी आहे हे सहज आहे तरी है? या अंगूत स्वरूप स्वरूप कृत्रिमते की गरज नहीं उलट या उपास्यच वैभव असा है कि जिसे हा योगी आ जिजे आज ज्यादा अवस्थित ता सहजभक्ति वैशिष्ट अस है कि सहजभक्ति मध्य योगान विसावा योगाला घाय योगा ज्ञाला ज्यादा कि आप विसावा जावा? कुरून -कुरून कंटा कंटा योग कंटा ज्ञा कर ज्ञान कंटा ज्ञाला ज्यादा विश्रांति हवीती ज्ञान योगी मध्य विसाव्या विश्रांति ज्ञा योगा विश्रांति स्थान है अशा प्रकार की अलौकिक लोकोत्तर स्वरूप की भक्ति है अशा प्रकार की सहज उपास है अर्थास कि या सहज भक्ती मध्ये कोणत्याही प्रकारची कृती नाही कृतकत्व याच्या ठिकाणी नाही म्हणजे तरी काय म्हणजे नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वरूपाचं जे ब्रम्ह स्वरूप आहे या रीतीच जे ब्रह्मस्वरूप आहे त्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी या ज्ञान या ज्या क्रिया आहेत या सर्व गोष्टींचा आपण विचार केला असताना आपल्याला दिसून येईल की ज्ञानाची आणि या क्रियेची किंवा योगाची ही विश्रांती भूमिका म्हणजे त्रिकास विश्रांती भूमिका म्हणण्यात आत्पर अर्थ असा आहे योगाचं आणि ज्ञानाचं अंतिमो <tavya> पद या प्राप्त <tavya> स्थान या योगाभ्यास केला आणि तो जरी अद्वैत नाही तर काय योगाभ्यास केला सारव्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी योगाभ्यासाचं वर्णन करताना काय म्हटलेलं की जीव परमात्मसंगमाजयाचे येणे झाले मनोध ज्याच्या मनोवृत्तीचं जीव परमात्म संगमावर येऊन नान घडलंय ज्याचं मन त्या जीव परमात्म संग्रामामध्ये नावून निघाले अंघोळ करून नव्हे अंग धुवून नव्हे अंग विसरून नव्हेचे टफ बाथ आहे टफ बाठ म्हणजे अंग विसरणे आपल्या संप्रदायामध्ये अंग विसरण्याला महत्वानी अंग धुण्याला महत्व नाही नाण्याला महत्व नावून निघाला त्यात तुडुंबाचा म्हणून महाराज म्हणतात की हे अंतिम फल आहे कि योगाभ्यास योगस्तो चित्तवृत्ती निरोधा हा तर ठीकच आहे पण त्याचही अंतिम फल काय चित्त निरोधाचं तरी त्याचं अंतिम फल आहे जीव परमात्म्याच्या ऐक्या रूप ऐक्य रूपी संगमामध्ये मनोवृत्ती सदाच विलीन होणं हे त्याचं फल आहे आणि या फलाला योगाभ्यास जाऊन पोहोचतो म्हणजे त्याचं ते विश्रांती स्थान जीव परमात्म्याच्या ऐक्य स्थितीमध्ये हा ज्ञानीपुरुष राहत असल्या कारणाने याची उपास ही अभेद स्वरूपाची उपस्थिती असल्याकारणाने या अभैध स्वरूपामध्ये नांद्या या ज्ञानीपुरुषाच्या उपासेमध्ये योग हा विसाव्याला जातो म्हणजे योगाचं ते प्राप्तव्य स्थान आहे अंतिम स्थान आहे गंतव्य स्थान आहे अंतिम साध्य आहे म्हणून तो तिथे विसाव्याला भ्या जातो ज्ञानाला विचारलं तुझं काय म्हणणं काल आपल्याला सांगितल्याप्रमाणे जीव परमात्मा त्या ज्ञानाचं महत्व असल्या कारणाने ते ज्ञानही याच ठिकाणाला विसाव्याला जातं म्हणजे त्या ज्ञानाचंही हे अंतिम स्थान आहे प्राप्त जे स्थान आहे असा त्याचा अर्थ होत हे अंतिम स्थान आहे दृंग्र असल्याकारणाने इथे क्रियेचा अजिबात संबंध नाही या ठिकाणी अकृत्रिमता असल्या अकृत्रिमता हे त्या स्वरूपाचं वर्म आहे जेवड़ का जेवड़े कहीं साधन है सर्व साधन वाधना हाथ कृत्रिम स्वरूप कहीं ठिक शारीरिक क्रिया कहीं ठिकाणी वाचिक क्रिया कहीं ठिकाणी मानसिक क्रिया आई ठिका दृश्य क्रिया आ इथे क्रिया विवर्जितच असल्या कारणाने ना इथे मानसिक क्रिया आहे ना बुद्धिक क्रिया आहे ना दृशिक क्रिया आहे ना शारीरिक कोणती क्रिया आहे वाचिक क्रिया आहे चैतिक क्रिया आहे कोणती क्रिया म्हणून नाही क्रिया किरण अद्वैती भक्ती आहे हे अनुभवाची जोगे नोहे बोलायचे क्रिया विवर्जित अशा प्रकारची ही भक्ती असल्या कारणाने इथे क्रियेचा अजिबात संबंध नाही सांगण्यासाठी अकृत्रिम भक्तीचे वर्म म्हणून महाराजांनी अकृत्रिम भक्तीचं वर्म म्हणजे हे वर्णन आपण लक्षात ठेवलं म्हणजे आपल्या लक्षात येईल योगाची आणि ज्ञानाची ही विसाव्याची जागा आहे योगाभ्यास म्हणतो मी योगाभ्यास करून करून इतका अशांत बनलोय कुठे मला शांती मिळत नाही अशांत बनलोय मला अंतिम जे साध्य आहे ते साध्य म्हणजे अद्वै ब्रह्मस्थिती प्राप्त होणे हे माझा अंतिम मा साध्य आहे ते मला जोवर प्राप्त होत नाही तोपर्यंत योगाभ्यास अशांत असतो योगाभ्यासाला ज्यावेळी ही अद्वैत स्थिती प्राप्त होते त्यावेळी योग म्हणतो की नाही नाही आता मला खरी शांती लाभे त्याचप्रमाणे ज्ञानाचं तरी काय फल आहे ज्ञानाचं तरी फल अंतिम शांती हेच आहे भगवंताने काय सांगितलं श्रद्धावान लभते ज्ञान तत्पर संयते इंद्रिया ज्ञानम लब्धवा पराम शांतीम अतिरेनाआधी म्हणजे ज्ञानाचा अंतिम फल शांती हे असल्या कारणाने योगालाही शांती लाभते व ज्ञानालाही शांती लाभते असं हे ठिकाण असल्या कारणाने योग आणि ज्ञान या दोन्हींच जर अंतिम साध्य काही असेल तर ही सहज स्थिती त्याचा अंतिम साध्य असल्यामुळे ही स्थिती पावल्यावर योग आणि ज्ञान हे दोघेही विश्रामाला पावतात त्यांचं काम संपत ते म्हणतात आता आमचं काम संप माणसं एकदा काम संपलं म्हणजे विसावतो व्यवहारातलं उदाहरण द्यायचं तर काही समारंभ म्हणा काही उत्सव म्हणा अगदी व्यावहारिक बोलायचं तर लग्न इत्यादी म्हणजे इत्यादी काही मंगल कार्य म्हणायला लागले भारतात हे करायला ज्यावेळी लोक प्रवृत्त होतात आपल्याला रोज नेहमी सप्ताहाचा अनुभव आहे सात दिवस सप्ताह जोपर्यंत चालू असतो तोपर्यंत आपल्याला काम करण्याचा हुरूप असतो पास उत्साह असतो आपण काम करतो एकदा कीर्तन होऊन दिंडी मिरवून आली काम संपलं की मग अंग दुखायला लागतोय अंग हे बघायला आता अंग का दुखायला लागतं आतापर्यंत दुखणं कामाचं दुखणं आता काय दुखायला लागलं त्यामुळे आता विसावलंय अंग अंग विसावल्यावरही दुखत असत त्याने याप्रमाणे योगाचं आणि ज्ञानाचं काम संपलं म्हणले आता आम्ही विसावलं म्हणल्या आमचं काम संपलं सगळं अशा प्रकारचं हे ठिकाण असल्या कारणाने महाराजांनी लिहि योग ज्ञानाची विश्राम भूमिका आहे शब्द कसा वापरलाय योग ज्ञान विश्राम भूमिका आहे योगाची व ज्ञानाची ही विश्राम भूमिका आहे म्हणजे त्यांचं गंतव्य स्थान आहे आता जायचं नाही येणं लाभमन्यधिकन तथा यस्मिन स्थितो न दुःखी न गुरुणा आपल्या अशी ही अत्युच्च कोटीची अवस्था असल्या या सहज स्थितीमध्ये हे सर्व सर्व मार्ग आता येथे दोन मार्ग लिहिले पण हे दोन मार्ग हे सगळ्यांची उपलक्षणे या सगळ्या मार्गांच हे अंतिम गंत कर्म असो उपासना असो योगाभ्यास असो शुभ सकाम कर्म असो काय तुमची असतील ती सगळी त्या सगळी साधनं या सगळ्यांना जर आपण असं विचारलं की तुम्हाला अंतिम जायचंय कुठे ते म्हणतील आम्हाला भीती त्याच्या काय त्याच्या समुद्र आहे त्याच्या जमीन नाही ह्या आता त्याच्या पुढे नाही हे जसं लक्षात घ्यावं व्यवहारता अगदी त्याच पद्धतीने या सर्वांचं हे अंतिम गंतव्य स्थान आहे भगवंतानी चैतान ब्रह्म भूयालते वर्णन के लिए संगत है महाराज जो पुरुषात्मक भक्ति ने संपन्न है प्राप्त करो त्रिगुण चांगलंघन कर ब्रम्हभा योग्य हो ब्रह्मभा प्राप्त होना ब्रह्मवीद ब्रह्म अखेरा सा है वर्णन करते वे ज्ञानेश्वर महाराजां सहज भक्ति चाहिए अतिशय उत्कृष्ट विस्तार के वर्णना विषय मता मतभेद है विचार तरी ज्ञानेश्वर महाराज ने अति विस्तृत अ टीका कहीं व्याभिचारहीित चित भक्ति योगे माते से गुणाते जाकू नके गुणांकन तो तो तो जाकला दे जाक जा तरी कोण मी कैसा भक्ती अव्यविचारा काय व्यक्ती हे आगावीची निवृत्ती व्हावी हो लागेल भक्ती म्हणजे काय अव्यविचारे स्वरूप काय असं जर कोणी विचारेल तर महाराजांनी त्याचं वर्णन केलंय परी येसा मी तायसा रत्व रत्नाची किळ रत्न आणि रत्नाची किळ रत्न आणि रत्नाची प्रभा यांच्यामध्ये काही भेद करता येईल काय त्यांच्यामध्ये त्याप्रमाणे भेद करता येत नाही ये किंवा द्रवपणाची निर अवकाशाची आंबर गोडी ते साखर गोडीचा गठ्ठा म्हणजे तर साखर वन्ही ते नाव कमळ रुखी डाळ फळाची नावे हे पया घे त्या विश्व नावाने जी गोष्ट घडते विश्व नावाने जी गोष्ट प्रसिद्ध आहे जगामध्ये लोक विश्व विश्व या नावाने ज्याला संबोधितात ते विश्व विश्व नसून ते संपूर्ण मीच आहे कारण बिंबा सकटच चंद्र एक अंगा नसतो बिंब सोडून चंद्राची महाराज सांगतात विश्वासकट मी असल्या कारणाने घृताचे फिजले पण न मोडिता घृतची जाण का नाटिता काकण सोनेची जीवी न उकलिता पटू संतोषी असे स्पष्ट न विवरिता घट मृत्यिका जीवी म्हणून विश्व जावे विश्वपणाची व्यावृत्ती व्हावी विश्वाची आणि बाधीच स्थिती व्हावी विश्वाचा नामरूपाचा भाद करावा आणि मग त्याची व्यावृत्ती करून मग माती घ्यावी ते सावेची माझ्या स्वरूपाला जाणणं त्याच कारण आहे मागे आपल्याला चार प्रकारे या ऐक्याचं वर्णन केलं त्याचा नुसता उल्लेख करून जातो कार्यकारणाच्या दृष्टीने पाहिलं तरी देव माझा आणि विश्वाचा अभेगत <coughs> कारण या विश्वासा मी अभिन्न निमित्त पानान कारण असल्या कारणाने मयाध्यक्षे प्रकृती सूयते सचराचरम हेतुनान कौते तैसा जगत प्रभी पंडू सुता हेतु मी जाणी किंवा देव एका ठिकाणी असं म्हणतो कि या संपूर्ण जगताचा पिता हमस जगतो माता धाता पिता पवित्र मुंकार रुक्साम यजुरेव च देव सांगतो किंवा देव असंही म्हणतो प्रसंगाने काय मम यो निर्म ब्र तस्मिन गर्भम दधान्यम संभव सर्व भोवताना म्हणजे या सगळ्या जगताचा मी कारण आहे आणि अभिनंद निमित्त आणि कार्याचा कारणाशी अभेद असतो कार्याशी त्याच ऐक्य असत म्हणून असं म्हणाल दुसऱ्या रीतीने कि या जगताचा विचार केला असताना संपूर्ण जगत हे त्या परमेश्वराचं शरीर आहे त्या परमेश्वराचा हा देह आहे आणि परमेश्वर त्याचा देही आहे त्या विशिष्ट अद्वैतवाद्यांनी असंच केलं बरं का आणि आजीच शरीराने विशिष्ट असल्याचा देव एक आहे असं त्या विशेषतः मत आहे तशा प्रकारे नव्हे पण देह आणि देही यांचा जर आपण विचार करू लागलो तर देह देह यांच्यामध्ये सुद्धा अभेदास अभेदा। त्याला तादात्म्य रूप अभेद असं म्हणे जो तादात्म्य रूप अभेदाच्या दृष्टीने विचार करू लागलो तर संपूर्ण विश्व हे त्या भगवंताचं शरीर असल्या भगवंत त्याचा शरीर असल्यामुळे या जगताच त्याच्याशी ऐक्य किंवा अध्यक्ष करा त्यांचं ऐक्य असत अध्यक्ष अधिष्ठानाच्या ऐक्याच्या दृष्टीने आपण विचार करू लागलो तरी सुद्धा आपल्याला असं दिसून येईल जो ज्याचा विवर्त असतो तो तत्स्वरूप असतो अध्यस्थ पदार्थ अधिष्ठान रूप असतो अध्यस्थ पदार्थाला अधिष्ठाना विना स्वतंत्र अस्तित्व त्याला स्वतंत्र भातीत्व त्याला स्वतंत्र क्रियत्व असं कोणत्याही प्रकारचं नसल्या कारणाने अधिष्ठान असतूप असेल हे जर तर या सदा अभेद आहे म्हणून मधरूपच आहे आणि याच्या व्यतिरिक्त सांगायचं म्हणजे स्वरूपाचं स्वरूपाशी जे सदाच परिपूर्ण ऐक्य असत तेही एक प्रकारचं ऐक्य आहे देव सांगतात संपूर्ण या जगतामध्ये माझ्या व्यतिरिक्त दुसरा पदार्थ नाही मी जर संकोच आहे या सगळ्यांचा विलय आहे सगळ्यांचा विलय झाल्यानंतर सुद्धा परिपूर्ण ब्रह्म उर्वरित राहत त्या पूर्णतेमध्ये यत्कींची चळ घडत नाही उतार नाही चढ नाही अशा प्रकारचा आणि परिपूर्ण परिपूर्णतेचा भाग असल्या कारणाने मलाच म्हणतात परिपूर्ण जे स्वरूपाचं ऐक्य आहे ते स्वरूपाचं ऐक्य जरी पाहिलं तरी माझ्याशिवाय कोणीही जगात नसल्यामुळे घनदाट मीचप्रोत भरलेला असल्या कारणाने सर्व खलविदम या न्यायाने संपूर्ण जगत ब्रह्मरूप असल्यामुळे माझं जे परिपूर्ण ऐक्य आहे त्याही दृष्टीने आपण बघू लागला तरी माझ्या करता मध्ये दुसऱ्याला घेण्याचं काही कारण याला म्हणायचं विश्वास मी आहे त्याचं कारण व्यावृत्ती करण्याकरता माझ्या स्वरूपाहून भिन्न अशा प्रकारचं स्वतंत्र सत्तावान जगत आहे तरी कुठे म्हणजे निमाते जाणे अव्यभिचारी भक्ती म्हणजे विश्वास सकट मीच आहे माझ्या व्यतिरिक्त विश्वनामाचा पदार्थ सिद्ध होत नाही सच्चित आनंद अद्वैयूपाचा परिपूर्ण होत प्रो ठोसभर मीच आहे अशा निश्चयाचं नाव अशा बोधाचं नाव अशा स्थितीचं नाव अशा ब्रह्मत्वाचं नाव आहे अव्यभिचारी भक्ती एक भेद काही देखील दे, व्यभिचार होतो म्हणतात तेथे काही थोडासा भेद जर बघितला की विश्व वेगळं भीगल, देव वेगळा देवात आणि विश्वास जीवात आणि विश्वास कोणत्याही रूपाने जर त्याच्यामध्ये तुम्ही भेद बघितला तर तो, तो भेद पाहणं हाच भक्ति या भक्तियोगातला व्यभिचार आहे असा या म्हणण्यात ता तात्पर्य अर्थ आहे पुढे याच्याविषयी ज्ञानेश तुम्हाला देखा उभी खुलासा करणार आहे त्याचा खुलासा पुढच्या व्यवधी मी पुन्हा करी तूर्त आपल्याला इथे एकच विषय लक्षात ठेवायचे एवढ्या करता महाराज म्हणतात या कारण भेदा ते सांडवून या भेदे चित्ती आपण असकट माते जाणार नाहीतर काय होत जगत ब्रह्मरूप आहे आणि तुम्ही मी म्हणले जरा वेगळा नाही नाही आपणा सकट माझ्यासह संपूर्ण विश्व ब्रह्मरूप आहे ब्रह्मा दुसरा पदार्थ नाही तरी वेगळा कसा शिल्लक होईल मग ते एकमेवा या शब्दाला काय अर्थ राहिला म्हणून महाराज म्हणतात अशा प्रकारे माझी अव्यविचारिक स्वरूपाची भक्ती आहे सोनियाची टीका सोनिया, सोनिया लागली देका का तैसे आपण पी आणि का मानाव्या तेजाचा ते जेवणी ते निघाला प्री तेजीच्या लागला त्या ते रश्मीसा भला बोधू व्हावा पै परमाणू भोतळी हिमकणू हिमाचळी निहाळी अहमते का तरंगू लहानू पिंधूजी नाही भिन्न लहान जरी तरंग असला तरी तर त्याच्यावरून भिन्न असू शकत नाही त्याप्रमाणे तैसा ईश्वरी मी आणूनच संपूर्ण विश्व हे जस ब्रम्हूप आहे त्याप्रमाणे मी सुद्धा ब्रह्मरूप आहे समरसे दृष्टी जे उल्हास भक्ती आहे ते आम्ही म्हणू ज्यावेळी अशी वृत्ती निर्माण होते त्याला आम्ही भक्ती हे सौन्य घेतो त्याचं नाव आहे अकृत्रिम स्वरूपाची भक्ती अकृत्रिम स्वरूपाची जी भक्ती आहे सहज स्थितीची जी भक्ती आहे ती या प्रकारची आहे इथे कुणी म्हणजे ज्ञानाचा आणि कर्माचा संबंध नाही त्याची गोष्ट महाराज देतात ज्ञानाचाही संबंध नाही क्रियेचा संबंध नाही क्रियेचा संबंध नाही आतापर्यंत आपल्या लक्षात येण्यासाठी आता ज्ञानाचा काय संबंध नाही ज्ञानाचे सांगावे ते दृष्टीचे नावे सांगावं त्याचं जे महत्व आहे ते या दृष्टीमुळेच आहे योगाचेही सर्वस्व हे माउलीने हाच शब्द तिथे वापरला अगदी कर्माचा अभाव आहे ज्ञानाचा अभाव आहे आणि योगाचा हे सारा सर्वस्व आहे योग ज्ञानाची विश्राम भूमिका याच व्याख्यान बरोबर व्यवस्थित केली सिंधू आणि जळधारा माझी लागली अखंडधारा तै ती वृत्ती असावी अखंड स्वरूपाची त्याप्रमाणे आकाशात उंडी सांधा नाही जैसा तो परमपुरुषी तैसा एक वटिका परमेश्वराशी तो एक रूप असा होतो एक जिन्सी आहे कि त्याला सांधा देऊन डाक देऊन एक रूप केले अशा प्रकारचं नाही एक जिन्सी अखंड एक रसता म्हणून ज्याला म्हणतात त्या प्रकारची ही एकता आहे प्रतिबिंबिंबरी प्रवेशी जैसी उदरी ती सरळ प्रभाजशी जशी एक अतुट स्वरूपाची असते अगदी त्याच पद्धतीने सोहमवृत्ती याविषयी महाराजांच्या या ग्रंथामधून स्वतंत्र एक अभ्यास स्वतंत्र एक चिंतना आहे की सोहमवृत्तीची एक प्रकारची सतत धारा चालू आहे ज्याला उत्तप्रोत भाव म्हणतात सहा अहम आणि अहम ब्रह्मात्मी तो परमात्मा मी आहे आणि मी परमात्म रूप आहे अशा प्रकारचं सार्क्रोत जे चिंतन आहे ते जे चिंतन त्या वृत्तीने असं अकूट रूपाने बांधलेलं आहे ज्याला निधी ध्यासन असं म्हणता येईल ज्याला असं म्हणता येईल की अनात्माकार वृत्तीचा प्रित्याग पूर्ण करून आत्माकार वृत्तीचा प्रवाह सातत्याने द्याचा शिल्लक आहे त्याच्यासाठी महाराज म्हणतात मग परस्परे ते सोहमूर्ती अवतरे परस्पर अन्योन्य रूपाने ही पाहिजे अन्योन्य रूपाने अवतरणे म्हणजे मी परमात्म रूप आहे आणि परमात्मा मधरूप आहे सहा अहम तो परमांम अ परस्परूपा सोहम वृत्ति सकट ही सर अति तरी शिल शिल्लक रहते सिंधुमा जी पांडवार विरालिया विरवावा सदृप नाशुनी जाण ज्ञान हि न भेद ही निवृत्त होतो आणि भेद निवर्तक जे ज्ञान तेही आपोआप निवृत्त होत नाही तर काय होईल अनवस्था दोष प्राप्त <laughs> होईल सत्य जेव्हा ज्याच्याने त्याचा तू परित्याग केला त्याचाही तू परित्याग म्हणून त्या ज्ञान वृत्तीचाही तो परीक्षा करतो मग हे पहिलं पणच आहे भक्ताचे आईलपण थाई अनादि जे ऐक्य आहे ते निवडे देवभक्तामध्ये असलेला जो भेद तो भेद सदाचा इथे मावळतो अनादे स्वरूपाचा असलेले जे ऐक्य तेच ऐक्य या स्वरूपामध्ये अभिव्यक्त होतात तो किरती जिने या नव्हती गोष्ट तो गुणाला जिंकतो पलीकडे असल्या कारणाने तिथे म्हणायला ऐक्याचे एक पण सर एक, एक, एक, एक, एक अशी ही स्थिती असल्या कारणाने पुढं जी ही लिंगी भक्तो जो माझा जे गीत ब्रम्हता या लागी पतीव्रता ब्रम्हता त्याच्यासाठी पतिव्रता या रूपाने प्राप्त होते जे ते हो गे डळमळी ते जे निघे सिंधू पदयाच्या दृष्टीने म्हणजे शोभत असतो या ब्रह्मत्वासी चयुज्या व्यवस्था ययाचि नाव चौथा पुरुषार्थ का हे परी माझे आराधन ब्रम्हत्वी होय सोपान ब्रम्ह स्वरूपाला प्राप्त होण्याची ही आराधना आहे ही त्याची उपासना आहे ही त्याची अकृति कृत्रिम स्वरूपाची उपासना आहे अकृत्रिम रूपाची आराधना आहे आणि या आराधने असं वाटेल की सोन सातार उपासना सांगणारा तुला जो मी तो मी त्याच साधन आहे ब्रम्ह ही प्रतिष्ठा हम असं पुढे श्लोकात भगवान सांगणारच आहे तरी धनी आहे ते तुझ्या चित्ती पैसे ब्रह्म आनंद से मी वाचून असं स्पष्ट रीतीने प्रतिपादन करून विश्वासकट मी आहे याचा अर्थ असा आहे सकट मी है जीवा सकट मी है वृत्ति सकट मी है जीव जगत यांचा सकट मे भेद निवृत्त हो ब्रह्म उर्वरित रहेद नहीं जगदीश्वरा ही भेद नहीं अशा प्रकारचं जीवेश्वर आणि जगदेश जगदीश्वर अशा प्रकारचं अभिव्यक्त होणं वृत्तीचाही तिथे कोणत्या प्रकारचा भेद शिल्लक न राहणं एकमेव अद्वितीय ब्रम्ह उर्वरित राहणं ही सहज स्थिती ज्ञानीपुरुषाची आहे ही ज्ञानीपुरुषाची सहज स्थिती म्हणजेच कृत्रिम उपासना आहे म्हणजेच योग ही विश्राम भूमिका आंगे की तेही हरी अपने लक्षा आती हरिहरा चे जे भेद है उर्वरित रह मी आतापर्यंत तुम्हाला जे शिवस्वरूपाचं वर्णन केलं तेच विष्णु स्वरूपाचं वर्णन आहे असं आपण समजा कारण घालिदा आवास हवा पाहिजे शिवयात्राची होत जाय सारखा शिव अवगा शिवूची उरे शिव उरतो शिवयात्रा होते असा जरी मी शब्द वापरला असला तरी हो ते विष्णु यात्रा कोण होते असं तुम्ही समजावं नाहीतर पुन्हा असं लक्षात की विष्णु यात्रा करण्याकरता पुन्हा कुठे जायला पाहिजे की काय असं तुमच्या मनी मानसी कदाचित येईल ते तुमच्या मनी मानसी येऊ नये यासाठी आपल्याला सांगतात त्याच्याकरता थोडासा विस्तार करतो आपल्या ध्यानी तो, तो विस्तार असा आहे शास्त्र विरुद्ध माणूस ज्यावेळी आचरण करतो त्यावेळी आचार क्षेत्रामध्ये विकृती निर्माण आचार क्षेत्रात विकृती निर्माण होण्याचं काय कारण आहे एकच कारण शास्त्र विरुद्ध काहीतरी वर्तन घडलेलं असतं म्हणून आचार क्षेत्रामध्ये अशी विकृती निर्माण होते विचारक्षेत्रामध्ये विकृती निर्माण कधी होते वैचारिक क्षेत्रामध्ये विकृती आता सांगितल्याप्रमाणे जर भेद बघू लागला तर विचारक्षेत्रामध्ये आणि विकृती निर्माण होते भावना क्षेत्रामध्ये विकृती कधी निर्माण होते ज्यावेळी उपास्य स्वरूपामध्ये मनुष्य भेद मानतो त्यावेळी भक्ती क्षेत्रातही विकृती निर्माण होत येतल्या विकृतीत विचारक्षेत्रातल्या विकृतीत आणि या भावना क्षेत्रातल्या विकृतीत अनंत प्रकार आहेत सांगतोय एवढेच प्रकार आहेत असं आपण समजू नका पण त्यातल्या प्रधान विकृतीचं जे कारण आहे ते मी आपल्याला सांगेन या प्रधान रूपाने विकृतीचं उदाहरण असं आचार क्षेत्र म्हणजे काय माणूस जर प्रकृतीला विरुद्ध असल्या पदार्थाचं सेवन करेल तर विकृती निर्माण होते आपल्याला सांगता येईल आपल्याला सांगायचंय की आचारामध्ये विकृती नसावी विचारामध्ये विकृती नसावी आणि उपासने विकृती नसावी असं जर वाटत असेल आचार शुद्ध असणं म्हणजे आचारामध्ये विकृती राहते बिंचूक आचार असणं आचारात विकृती नाही विचारामध्ये विचार बिंचूक असणं त्यामुळे विचारात भ्रांती नाही भ्रम नाही म्हणजे त्याच ना विकृती नाही आता भक्तीमध्ये विकृती का निर्माण होते उपास्य देवतेचाळीच्या भेदवृत्तीची भांडण आहे वैष्णवांनी उभंध लावायचं शैवानी आडवगंध लायचं वैष्णवानी असं उभं सारवायचं आणि शैवाने असं आडवं सारवायचं सारवण सुद्धा असा दात घासना असे उभे घासायचे आणि शैवानी मात्र दात असे आडवे घासायचे वैष्णवांच्या बायकांनी चोळीला दोरा भरायचा आणि शैवांच्या बायकांनी चोळी शिवाय शिवशब्द वापरायचा ना लक्षात ठेवायला कारण चोळी शिवणे म्हटलं जे शिवशब्द आला ते तो येऊ द्यायचा नाही म्हणून चोळी शिवायची शिव चोळीला दोरा भरायचा हा त्यातला मूळ भाग आहे बाईन बोलताना काय म्हणायचं मी आज माझी चोळी वैष्णवीली हो वैष्णविली म्हणायचं म्हणजे शिवली म्हणायचं नाही शिवली म्हटलं की शेवट आला आणि वैष्णवीली म्हटलं कि तुला वैष्णव वैष्णविली काय बोलण्याची पद्धती आहे कारण तो तो भेद आहे ना किती विकृती निर्माण होते ते बघा कळेल याच्यासाठी एक मोठा प्रसिद्ध अभंग आहे हरी हरा भेद नाही नका करू वाद एक एकाते ते हृदय गोडी साखरे भेदकासी नाड एक विलांटी ताड हरी आणि हर एक वेलांटी की दोन्ही एक रूप आहेत उजवे वाम भाग तुका म्हणजे एक अंग इतका अर्थपूर्ण पद्धतीचा अभंग महाराजांनी दृष्टांतपूर्वक लिहिलाय ही एकाचं हृदय म्हणजे शिवाचं हृदय म्हणजे विष्णू आणि विष्णूच हृदय म्हणजे शिव आहे पण त्याचे भक्त मात्र कारण भांडत बसलेले असतात महाराज म्हणतात हा नामरूपाचा जो भेद आहे हरिहर स्वरूपाचा जो नाम रूपात्मक अर्थात उपाधिकृत असलेला भेद कारण गुण प्राधान्याने एकाला विष्णू आणि एकाला शिव अशी प्राप्त झाली असली का तर आपण आता ज्ञानी पुरुषाच्या अव्यभिचारी भक्तीचं वर्णन आहे तेराव्या अध्यायातही अव्यभिचारी भक्तीचं वर्णन आलेलं आहे पण तिथेही अव्यभिचारी भक्तीचं वर्णन करीत असताना महाराजने असं म्हटले की अव्यभिचारी भक्ती म्हणजे तरी काय अव्यभिचारी भक्ती या शब्दाचा अर्थ आहे एका प्रतिमेशी अनन्य रूपाने भजन करणे हा त्या अव्यभिचारी भक्तीचं लक्षण आहे कारण ते प्रेम लक्षणात्मक भक्ती आहे ते ज्ञान लक्षणात्मक भक्ती आहे ज्ञान लक्षणात्मक भक्तीमध्ये एक काही भेद पाहिजे तरी तो व्यभिचार आणि प्रेम लक्षणात्मक वृत्तीमध्ये काय लक्षण आहे त्याच लक्षण असं आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की परमात्म स्वरूपामध्ये परमार्थचा हा भेद नाही पण उपासनेकरिता म्हणून जे विग्रह तयार केले त्या विग्रहांचा जर आपण विचार करू लागलो तर त्या विग्रहामध्ये विष्णू शिव दुर्गा गणपती भैरव ह्या सगळ्या ज्या योजना ह्या ज्या प्रतिमा आहेत हे जे विग्रह आहे हे विग्रह केवळ उपासनेसाठी म्हणून निर्माण केले आहे यापैकी कोणातरी एका प्रतिमेवर कोणतरी एका मूर्तीवर पूर्ण निष्ठा ठेवून प्रेम लक्षणात्मक वृत्तीने अनन्य भक्ती करणं हे त्याचं काम आहे पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की कि ज्याच्या चित्तामध्ये अशी चुकीची वृत्ती आहे ज्याला हे तत्व सहज व्यभिचारी काय म्हणजे असं करतो एकादशी आली ही विष्णूची तू पूजा करतो सोमवारी शिवरात्र आली की शिवाची पूजा करतो चतुर्थी आली गणपतीला बसतो चतुर्दशी आली की दुर्गेला म्हणतो काय चौदशी म्हणे माय दुर्गे तुझाची हो माय चौदशी आली की चौदशीला यायला अवदास आठवते दुर्गा दुर्गा कुर्गे दुर्गे असं म्हणत त्याच्या मागेला पंचमी आली की नागाला बनतो पंचमी आली की नागाला बनतो काय गंमत आहे ती बघा महाराज म्हणतात कुणवट कुळवाडी तैसे आनान देव मांडले भिन्न भिन्न देव निर्माण करतो माझी मूर्ती निपजवी ती कोणी बैसवी आपण देवोदेवी यात्रेचा आहे मला निर्माण करतो मला एका घरात कुठेतरी कोणातो आपण देवोदेवी बघा अन्यान्य प्रतिमा मांडून अन्यान्य मूर्तींची उपासना करण्यामध्ये हा प्रवृत्त होतो आयसा अखंड भजन करी मुगा नो हे क्षणभरी आगवेन गाव द्वारी आहे व जैसी असं त्याचं वर्णन महाराजांनी केलंय प्रतिमे सा, उपासनेसाठी वेगवेगळ्या प्रतिमा शास्त्रानेच सांगितले आहे वेगवेगळ्या विग्रहांची उपासना देवतांची उपासना शास्त्रानेच प्रतिपादन केली एकम संत असं जे म्हटलं त्याचा अर्थ परमात्मा एक रूपच आहे पण उपासनेसाठी म्हणून त्याची वेगवेगळी रूप उपाधिकृत असा भेद त्यांच्यामध्ये निर्माण केलेला आहे पण ज्याला कृतार्थ व्हायचा आहे त्या कृतार्थ होणाऱ्या माणसाने कोण्या एका देवाची अनन्य उपासना केली पाहिजे त्या अनन्य उपासनेमध्ये अन्य देवतांच्या परित्यागाने जरी कदाचित अवज्ञा करत असली तरी हा त्या भक्ती क्षेत्रातला अलंकारच आहे त्या दोष काही अनन्य शब्दाने परित्यार करायला हवाय तर त्या रूपाने उपासना केली पाहिजे असं का त्याच कारण आहे जर कोणी अशी भिन्न भिन्न भिन रूपाने प्रेमलक्षणात्मक भक्तीमध्येही जर व्यभिचार करील अन्यान्य देव मांडून त्यांची जर दररोज वेगवेगळ्या देवाची वावलं पावली जर वेगवेगळ्या देवाची भक्ती करील तर भक्तीची सांगितलेली जी फल आहेत ती त्याला प्राप्त होणार नाही मुख्य काम आहे फलाचं काय भक्तीचं फल आहे भक्तीचं फल असा आहे निष्काम कर्माने ज्याप्रमाणे मलनावाचा दोष निवृत्त होतो आणि अंतःकरण स्थिर होत शुद्ध होत त्याप्रमाणे उपासने अंतस्करण हे स्थिर व्हायला पाहिजे शुद्ध होणं हे कर्माचं काम पण शुद्ध झालेलं चित्त हे स्थिर व्हावं शुद्ध झालेलं अंतस्करण सदाच स्थिर व्हावं निश्चलता त्याला प्राप्त व्हावी विक्षेप दोष निवृत्त व्हावा असं जर वाटत असेल तर त्याच्यासाठी उपासना करावी लागते अन्न्य देव मांडणाऱ्या भक्ताची कितीही भक्ती घडली अशी दररोज अखंड त्याच्या एकाग्रता प्राप्त होत नाही आणि एकाग्रता प्राप्त होणं हे प्राप्त होत नसेल तर ती व्यभिचारी भक्त करून का उपयोग आहे कहा नयेत कहा बी नाही त्या लायचा उल्लेख कुठे कशाला केला होता असं जसं म्हणावं त्याच्याच प्रकारे कसा प्रकार होत असल्यामुळे भक्तीचा ज्यावेळी प्रकर्ष उत्कट तर त्या भक्तीच परिवसान सरते शेवटी सगुणसाक्षात आणि सगुण साक्षातकारात घडून असं वाटत दावी रूप मग जोपी का रमणा ठेवू दे चरणावरी माथा कुसता मात एकांत सुख तुका यासी नलावी उशीर माझे अभ्यंतर जाणून या अशी तळमळ चित्तामध्ये निर्माण होते आणि त्या तळमळीच्या पोटी त्या भक्ताच्या भावनेला जाणून देव साकार रूप धारण करून किंबहुना त्याच्या इच्छेनुरूप विग्रह धारण वैशिष्ट्य असायच त्या भक्ताची ज्या मनाची ज्या स्वरूपाची इच्छा असेल त्या स्वरूपाने आपण अवतार धारण करून कारण नंद आणि यशोदेने भगवंताविषयीची वासल्य भावाची भक्ती केली असल्या कारणाने त्या वासल्य भावाच्या अतिरेकामध्ये उत्कर्षामध्ये प्रकर्षामध्ये देव त्यांच्या पोटी मुलगा होऊन आला पुत्र होऊन आला आणि त्यांची वासल्य भावाची जी वृत्ती ती त्यांनी पूर्ण केली आहे म्हणून ज्या भावनेने आपण त्या देवाचे भक्ती करू भावने त्या भावनेने त्या रूपाने तो विग्रह धारण करून आपल्याला भेटत असतो सगळं साक्षात्कार होत असतो हे या भक्तीचं मुख्य फल आहे ते फल या विविचारी भक्ती करणाऱ्याला होत नाही यद्यपि सर्वत्र मी आहे माझ्या व्यतिरिक्त कोणी नाही कोणाची व्यक्ती केली तर माझी त्याच्यामध्ये समव्याप्ती आहे महाराज म्हणतात काय असा आहे ते म्हणतो राणी तो, तो, तो मुख्याचे माझं यजन करायचं तर मद्रौपदीने केलं पाहिजे झाडाची सगळी पा, एकंदर अवयव आहेत एक म्हणून कोणी जर पाणी आणून फळावर थोडं पानावर थोडं फळावर थोडं असं ता जर ता टाकील काही शाखांच्या थोडं तर त्या झाडाला मिळणार नाही त्यापेक्षा मुळीचे पाणी घे घेणे ते मुळीचे घापे एखाद्या मुळाला जर पाणी घातलं तर सगळ्याला ते पोचत असत त्या पद्धतीने एका देवतेची आपण जर भक्ती केली उपासना केली कोणीही एका देवते हे लक्षात आलं म्हणजे निवृत्त होतो आणि असं भांडण करण्याचं कारण पडत नाही पण ही एक भक्ती कोणतीही अनंत्य रूपाने जर तुम्ही केली उत्कर्षाने जर केली तर चित्ताची स्थिरताही होईल अंतस्करणाची पूर्ण स्थिरता होत आपल्याला भगवंताचा सोगुण साक्षात्कार होईल की ज्यामुळे आपल्याला निर्गुणाचा अधोईत बोध होईल अशी होई। योजना त्याच्यात घडत असल्या कारणाने ती ही अव्यवैचारी भक्ती करण्याची गरज आहे कोणती प्रेम लक्षणात चित्तामध्ये हरिनिराळा हरी निराळा हर हे होता वेगवेगळ्या आहेत अशी वृत्ती निर्माण होऊन तो हराचीही उपासना करीत नाही आणि हरेची पण करीत नाही <laughs> काय अशी विकृती त्याच्या चित्तामध्ये निर्माण होते ज्ञानेश्वर माउली सांगते की हरि आणि हर या दोन उपाधीने उपासनेसाठी दोन प्रकार भिन्न भिन्न झाले होते वैभव अद्वनी ही भेद सदा निवृत्त यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही हरी आणि हर हे दोघेही अधिष्ठान रूप असल्या कारणाने ब्रह्मरूप असल्या कारणाने सच्चिदानंद स्वरूप असल्या कारणाने परिपूर्ण भरलेले असल्याकारणाने यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद करण्याच्या आवश्यकता नाही अशा दृष्टीने देव सर्वत्र व्याप्त आहे या भावाला तो प्राप्त होतो म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात की ही अनन्य भक्ती ही अव्यभिचारी भक्ती जर मनुष्याने केली तर या अव्यभिचारी भक्तीमध्ये या सहज स्थितीमध्ये या सहजोपासि अशा या अवस्थेचा हा पावलेला प्रेम लक्षणात्मक वृत्तीमध्ये ही उणीव आहे ही तर उणीव्याच्या ठिकाणी नसतेच पण ज्ञान लक्षणात्मक भक्तीमध्ये अव्यविचारी भक्तीमध्ये भेद पाहण्याचा जो व्यवचार तो याचा शिल्लका भक्ती प्रेम लक्षात वृत्तीची भक्ती त्यांनी केली आहे त्याला सुगुण साक्षात्कार झालेला आहे त्याला ईश्वर कृपेने हरे कृपेने गुरूंची प्राप्ती होऊन अद्वैत ब्रह्मात्म एक बोध झालेला आहे त्या बोधाचाही परि अखेर विश्वाचा जीवाचा आणि वृत्तीचा भेद निवृत्त हो अदवय ब्रह्मस्थिती आता अभिव्यक्त झालेली अशा अदय ब्रम्हिदा जी स्थिती तीही नाही म्हणून हरिहराची आहे अकृत्रिम स्वरूपाची उपासनाची या सहजस्थितीचं हो वैभव आता ती प्रारंभी